चिमणी आणि लाली एक दिवस झाराने खूप फुलून चिमणीला दोन सुंदर फुलं दिली चिमणीला वाटले यातले एक फुल कुणाला तरी द्यायचे पण कुणाला चोचीत एक सुंदर फुल घेऊन चिमणी शोधायला बाहेर पडली उडता उडता तिला एक सुरेख बाग दिसली फुलांनी भरलेली त्या बागेत खूप छान छान फुलं होती त्या फुलांचा सुवास सगळीकडे पसरला होता अशी बाग चिमणीनं कधीच पाहिली नव्हती दूर एका बाजूला तिला बागेचा माळी दिसला तिनं विचार केला यांना फूल फार आवडतात असं दिसतंय आपण यालाच हे फूल देऊया का ती जशी खाली आली तसा माळ्याचं तिच्याकडे लक्ष गेलं माळी आश्चर्यानं म्हणाला अरे तुझ्याकडे किती सुंदर फूल आहे मला देतेस का माझ्या बागेत इतके सुंदर फूल नाही या फुलामुळे माझी बाग जगातली सर्वात सुंदर बाग होईल मला बक्षीस मिळेल चिमणी रुसली आणि उडून गेली उडता उडता तिला एका जागी खूप रंग दिसले एक माणूस कापडावर भडतकाम करत होता चिमणीला वाटले याला सुंदर गोष्टी आवडत असतील मी यालाच हे फुल देईन ती जशी खाली आली तसं त्या माणसाचं तिच्याकडे लक्ष गेलं अरे वा तुझ्याकडचं फूल फारच सुंदर आहे मला देतेस का माझ्या भरतकामात देखील इतके सुंदर फूल नाही मी असे फूल माझ्या भरतकामात आणले तर माझी कला जगप्रसिद्ध होईल मी ते राजाला देन चिमणी रुसली आणि परत उडून गेली एका ठिकाणी तिला बरीच कबूतरं जमलेली दिसली एक बाई त्यांना दाणे टाकत होती ते पाहून चिमणी फार खुश झाली तिनं विचार केला या बाईचं पशुपक्ष्यांवर प्रेम असणार हिलास आपण फूल देऊया चिमणी जशी खाली आली तसं त्या बाईचं चिमणीकडे लक्ष गेलं ती चिमणीला म्हणाली अरे तुझ्याकडे किती सुंदर फुल आहे ते मला दे मी ते देवाला घालीन मग तो माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करेल चिमणी परत रुसली आणि उडून गेली बराच वेळ ती अशीच उडत राहिली दूरवर तिला लाली नावाची एक लहान मुलगी दिसली तिच्या डोक्यावर एक पाण्याचा घडा होता चिमणी आता विचार करायला देखील थांबली नाही ती हळूच खाली आली आणि गुपचूप लालीच्या केसात तो सुंदर फुल माळला लाली आनंदानं म्हणाली हे फूल माझ्यासाठी चिमणी मनाली हो, ते खास तुझा तू तु इतके काम करतेस, ते करतेसिल फुलासारखे सुंदर है